अध्याय तीनशे चाळीसावा नारायणाचे यज्ञ व यज्ञ भोक्तृत्व शौनक विचारतात वेद वेदांग ज्ञाचा जो नारायण प्रभू त्या एकाचेच ठिकाणी यज्ञ कर्तृत्व व यज्ञात अग्रभाग घेण्याने यज्ञ भोक्तृत्व या दोन्ही विरुद्ध क्रिया कशा संभवतात क्षमाशील भगवंताने स्वतःच निवृत्ती धर्माचा आश्रय करून आपणच निवृत्ती मार्गाचे प्रतिपादन केले आहे मग यज्ञातील हवीरभागाचा स्वीकार कराव्यास लावून देवाधिकांना त्याने प्रवृत्ती मार्ग का बरे लावून दिला आहे बरे प्रवृत्ती मार्ग नारायणाला प्रिय आहे असे म्हणावे तर त्यानेच कित्येकांचा निवृत्ती मार्गाकडे कल ठेवेला दृष्टीस पडतो कारण ज्यांचे बुद्धीला कसलीही व्यावृत्ती नाही असेही लोक आढळून येतात यास्तव हे सौते आमच्या या शंकेचे निरसंख आमची शंका निरंतरची असून तिच्या मुळाशी काहीतरी गूढ आहे नारायणाच्या यथार्थ स्वरूपासंबंधी शास्त्रसंमत अनेक कथा तुला अवगत आहेत तेव्हा तू आमच्या शंकेचे निवारण करण्यास समर्थ आहेस सौथे उत्तर देतात हे विद्वत्श्रेष्ठ शौनका जन्मेजयाने अशाच स्वरूपाचा प्रश्न केल्यावर व्यासांच्या त्या सुबुद्ध शिष्याने वैशंपायनाने पूर्वी जे उत्तर जन्मेजयाला दिले तेच पुरातन उत्तर मी तुम्हाला सांगतो प्राणिमात्राचे ठिकाणी वास करणाऱ्या परमात्म्याचे महात्म्य श्रवण केल्यावर शंका उत्पन्न झाल्यामुळे अतिशज्ञ जन्मेजयाने वैशंपायाना प्रश्न केला जन्मेजय विचारतो ब्रह्मन देव दानव मनुष्य ब्रह्मदेव कि जगत यचवत प्राणी हे सुखाचा मागे लागून सुखकारक लगन सुखकार दंग दृष्टोपत्ति मोक्षाण्य हो मुक्ति ते सहस्र रश्मी सूर्या मिलते ऐकले परंतु हा सनातन मोक्ष धर्म दुस्साध्य है मटते कारण मोक्ष मोक्षमार्ग सोडून देवता देखील यज्ञयादिगाधिकातील हव्यकव्य सेवन करून प्रवृत्ती मार्गाकडे लागले आहेत असे आपण पाहतो प्रत्यक्ष ब्रह्मदेव रुद्र बलग्न, प्रभू इंद्र सूर्य ताराधिप चंद्रमा वायू अग्नी वरुण आकाश किंबहुना अखिल जगती व इतर देव यांना सुद्धा आपला मोक्ष आत्यंतिक प्रलय आपले हातात आहे हे कळत नाही असे दिसते आणि म्हणूनच अक्षर अव्यय व शाश्वत असा जो निवृत्ती मार्ग त्याचा अवलंब न करता स्मृतींनी सांगितलेल्या नियमित कालपर्यंत फल देणाऱ्या प्रवृत्ती मार्गाचा या सर्वांनी आश्रय केला आहे असे अनुमान करण्यास प्रत्यवाय नाही पण प्रवृत्ती मार्गाला लागलेल्यांना मिळणारे फल शाश्वत नसून परिमित कालपर्यंत टिकणारे असते हा प्रवृत्ती मार्गात मोठा दोष आहे ब्रह्मण प्रवृत्ती व निवृत्ती यापैकी श्रेष्ठ मार्ग कोणता याबद्दल माझे मनात मोठा संशय आहे तो शल्याप्रमाणे माझ्या अंत्यकरणाला सरत आहे तेव्हा हा माझा संशय एकत विषयक प्राचीन कथानक सांगून दूर करा या प्रश्नाचे आपले मुखाने उत्तर ऐकण्याची मला अतिशय उत्कंठा लागली आहे द्विजवर्य यज्ञामधील हविर्भाग ग्रहण करणे देवतांकडेच का तसेच ब्रह्मन देवतांचेच यज्ञामध्ये देव पूजन का करतात द्विजश्रेष्ठ दुसऱ्याने केलेल्या यज्ञातील हविर्भाग देवता ग्रहण करतात परंतु देवतांच्या यज्ञान त्या कोणाला हविर्भाग समर्पण करतात वैषंपायान उत्तर देतात हे राजा तू मोठा बिकट प्रश्न केला आहेस ज्याने तपाचरण वेदाध्ययन व पुराण श्रवण केले नाही त्याला या प्रश्नाचे त्वरित उत्तर देता यावयाचे नाही माझे गुरु जे ऋषी कृष्ण द्वैपायन वेद व्यास त्यांना पूर्वी मी असाच प्रश्न केला असता तेथे जो वृत्तांत घडला तो मी तुला निवेदन करतो ऐक राजा सुमंतू जैमिनी व्रतनिष्ठ पैल चौथा मी व पाचवा शुक असे आम्ही श्री व्यासांचे पाच शिष्य संयमी शुचिरभूत आचार्यवंत क्रोधरहित व जितेंद्रिय असे होतो व्यासांनी आमचेकडून चारही वेदांचे अध्ययन करवून ज्याला पाचवा वेद म्हणतात ते महाभारत पुराणही आम्हाला पढवले एकदा सिद्धचारणांचे वसिस्थान असलेल्या रम्य गिरीश्रेष्ठ मेरू पर्वतावर आम्ही वेदाध्ययन करीत असता तू जो आता प्रश्न केला आहेस त्याच स्वरूपाची शंका आम्हाला आली तेव्हा लागलीच आविती गुरुजींना कळवली त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर मी ऐकलेच आहे तेच तुला आता सांगतो हे भारता आम्हा शिष्यांचे भाषण श्रवण करताच सर्व अज्ञानांधकार नाहीसा करण्यास समर्थ असलेले आमचे गुरु पराशरसूत श्रीमद व्यास म्हणाले हे साधूश्रेष्ठ हो मी परमदारुण व उग्र तपश्चर्या केली असून भूत भविष्य व वर्तमान सर्व मला कळते माझ्या खडतर तपाचरणाने व इंद्रियनिग्रहाने नारायण मजवर प्रसन्न झाला व क्षीर क्षीरसागराच्या तीरावर मी राहिलो असता नारायणाच्या कृपा प्रसादाने माझ्या इच्छेप्रमाणे त्रिकाल ज्ञान मला स्फुरले आता तुमची शंका सहन दूर करण्याकरता मी जे शास्त्रांना धरून विवेचन करतो ते ऐका कल्पाचे आरंभी काय झाले ते मी ज्ञानचक्षुंच्या साह्याने इथंभूत पाहिले आहे सांख्य वेते व योग वेते ज्याला परमात्मा म्हणतात त्याला स्वतःच्या कर्मामुळे महापुरुष अशी संज्ञा प्राप्त झाली आहे महापुरुषापासून अव्यक्त प्रकृती उत्पन्न झाली असे ज्ञा म्हणतात <coughs> <coughs> प्रकृतीलाच प्रधान असेही नाव आहे सर्व शक्तिमान प्रकृतीपासून जगाच्या उत्पत्तीसाठी व्यक्त निर्माण झाले त्याला अनिरुद्ध अशी संज्ञा असून सर्व लोकांमध्ये हा महान आत्मा म्हणून प्रसिद्ध आहे हा अनिरुद्ध व्यक्त झाला व त्याने पितामह ब्रह्मदेवाला उत्पन्न केले अनिरुद्धाला अहंकार असे दुसरे नाव असून तो तेजोमयी आहे अहंकारापासून पृथ्वी आप तेज वायू व वा आकाश ही पंचमहाभूते निर्माण झाली पंचमहाभूते निर्माण केल्यावर शब्द स्पर्श रूप रस व गंध हे पंचमहाभूतांचे पाच गुण त्यानेच उत्पन्न केले पंचमहाभूतांपासून कोणत्या मूर्ती उत्पन्न झाल्या ते ऐका मरीची अंगिरा आत्री पुलस्त्य पुलह ऋतू महात्मा वसिष्ठ व स्वयंभू मनू या मूर्ती अहंकारापासून जन्मास आल्या अष्ट प्रकृती म्हणून ज्या समजतात त्या याच होत याच सर्व जगताला आधारभूत आहेत अखिल विश्वाचा पितामह जो ब्रह्मदेव त्याने जगत करता वेद वेदांगे यज्ञ यद्या, व यज्ञांगे उत्पन्न केले किंबहुना या अष्टविधा प्रकृतीपासून सर्व जगत उत्पन्न झाले आहे क्रोधतत्वापासून रुद्र निर्माण झाले त्याने आपल्या आणखी दहा रुद्र उत्पन्न केले या अकरा विकार पुरुष असे म्हणतात लोकसिद्धीसाठी अवतीर्ण झालेले एकादश रुद्र अष्टप्रकृती देव ऋषी ब्रह्मदेवापाशी येऊन बोलले हे सर्वशक्तिमान शक्तिमान भगवंता तू आम्हाला उत्पन्न केले आहेस आम्हापैकी कोणी कोणी काय काय करावे कोणत्या गोष्टी करण्याकरता तू आम्हाला निर्माण केलेस कोणत्या प्रकारच्या अहंकाराने प्रेरित होऊन आम्ही कोणत्या का, कामी कसे वर्तन ठेवावे आपापली वर्तने वजा बजावण्यासाठी आम्हाला कोणते सामर्थ्य तू दिले आहे, हे पितामहा या सर्व गोष्टी तू आम्हाला उलगडून सांग हे ऐकून देवादिदेव ब्रह्मदेव असे उत्तर दिले देवाने असे उत्तर दिले ब्रह्मदेव म्हणाला देव, देव हो मला तुम्ही आता प्रश्न केला हे फार चांगले झाले तुमचे कल्याण असो तुमच्या मनात ज्या गोष्टीसंबंधी विचार घोळत आहेत त्याविषयीच मलाही काळजी आहे तिन्ही लोकांची अवस्था कशी जाणावयाची कशी लावावयाची व त्या कामी माझा व तुमच्या सामर्थ्याचा व्यर्थ क्षय न होता कार्य कसे साधेल याचा मीही विचार करीत आहे मला वाटते आपण येथून निघून जगतसाक्षी जो अव्यक्त महापुरुष त्याला शरण जावे म्हणजे आपल्या हिताची गोष्ट तो आपल्याला सांगेल तेव्हा लागलीच ते त्रैलोक्याच्या हिताची काळजी वाहणारे देव व ऋषी ब्रह्मदेवासह तेथून क्षीरोदधीच्या उत्तर तीराकडे गेले तेथे गेल्यावर वेदामध्ये ब्रह्मदेवाने सांगितलेल्या रीतीने तपश्चर्या करण्यास त्याने आरंभ केला त्यांनी चालवलेले तपाचरण अतिउग्र असून महानियम असे त्या तपाचे नाव होते नेत्र व बाहू ऊर्ध्वाभिमुख करून त्यांनी आपले मन एकाग्र केले आणि एका पायावर काष्ठासारखे निश्चळ उभे राहून ते योगमग्न झाले याप्रमाणे देवांची सहस्र वर्षेपर्यंत त्यांनी खडतर तपश्चर्या झाली तेव्हा ते वेद व वेदांगे यांनी भूषित झालेली भगवंतांची मधुरवाणी त्यांचे कानी पडली श्री भगवंत म्हणाले हे ब्रह्मदेवादी देव हो आणि तपोधन ऋषी हो तुम्हा सर्वांचा स्वागत स्वागतपूर्वक सत्कार करून मी तुम्हाला हितकारक गोष्ट सांगतो ती ऐका तुमच्या मनातील हेतू मला समजला जगताचे कल्याण कसे होईल हा उदात्त विचार तुमच्या मनात घोळत आहे प्रवृत्ती मार्गाकडे लावून तुमच्या सामर्थ्याने मी सम... सामर्थ्याचे मी संवर्धन करेन हे भूतश्रेष्ठ हो मला प्रसन्न करण्याने करण्याचे हेतूने तुम्ही मला उत्तम तपश्चर्या तुम्ही फार उत्तम तपश्चर्या केली आहे तिचे उत्कृष्ट फळ तुम्ही आनंदाने भोगा हा जगद्गुरु पितामह ब्रह्मदे व तुम्ही देवश्रेष्ठ सर्व मिळून अनन्य भावाने माझे प्रित्यर्थ यज्ञ म्हणजे यागादिकांचे आचरण करा नेहमी यज्ञ चालू असता माझ्या नावाचे हवीर भाग वेगळे काढून ठेवीत जा म्हणजे हे देव हो ज्याच्या त्याच्या अधिकाराप्रमाणे कामगिरी सांगून मी तुमचे कल्याण करेन वैशमपान सांगतात हे त्या देवाधिदेवाचे भाषण श्रवण करताच ब्रह्माधी देव व ऋषी श्रेष्ठ त्या सर्वांना अत्यंत अत्यानंद होऊन त्यांचे अंगावर रोमांच उभे राहिले मग त्यांनी वेदोपदिष्ट विधीने वैष्णव यज्ञ केला त्यावेळी स्वतः ब्रह्मदेवाने श्री विष्णूला हवीर्भाग अर्पण केला ब्रह्मदेवाप्रमाणे प्रत्येक देवाने व देवर्षीने भगवंतांप्रित्यर्थ हविर्भाग समर्पण केले कृतुयुगाच्या विधीने परमादराने हविर्भाग अर्पण केल्यावर परमात्मा हा सर्वभूतामध्ये श्रेष्ठ असून तमोगुणापलीकडे आहे तसेच तो वरदाता प्रभू सर्वव्यापी व सर्व असून त्याचा वर्ण सूर्याप्रमाणे आहे असे ओळखून त्या देवांनी व ऋषींनी त्या परमपुरुषाचे पूजन केले तेव्हा वरद परमात्मा अंतरिक्षात अशरी वाणीने तेथे असलेल्या सर्व देवांना उद्देशून म्हणाला प्रत्येकाने अर्पण केलेला हविरभाग मला पोचला तुमचे भक्तीने मी संतुष्ट झालो तुमच्या तपाचे बल फल मी आता प्रत्येकाला देतो परंतु त्या योगाने जन्ममरणाची वारी मात्र चुकणार नाही देव हो माझ्या कृपाप्रसादाने तुमचे आजपासून हे विशेष लक्षण राहील देवहो युगायुगाचे ठिकाणी मोठमोठ्या दक्षिणा देऊन तुम्ही स्वतः यज्ञ कराल व ते करून प्रवृत्तीपासून उत्पन्न होणारी फले भोगीत राहाल आणि मनुष्यलोकी जेव्हा कोणी वेदांमध्ये सांगितलेल्या विधीने यज्ञ करतील तेव्हा वेदाज्ञेस अनुसरून तुमच्या नावाने ते हवीर्भाग समर्पण करतील या तुमच्या महायज्ञांमध्ये ज्या प्रमाणाने ज्याने मतप्रित्यर्थ हविर्भाग अर्पण केले आहेत त्याच प्रमाणाने त्याला मनुष्याने केलेल्या यज्ञात हविर्भाग मिळत जाती अशी व्यवस्था मी वेदसूत्रांमध्ये करून ठेवली आहे यज्ञातील हविर्भाग ज्या प्रमाणाने मिळतील त्या मानाने तुमचे अंगी सामर्थ्य येईल व त्या बलाचे जोरावर तुम्ही जगताचे रक्षण करा जगताच्या योगक्षेमाची चिंता वाहून तुम्ही आपापली नेमून दिलेली कामगिरी करीत जा प्रवृत्ती मार्गाने चालून केलेल्या कर्माची फळे मिळावी या हेतूने जगतात ज्या ज्या क्रिया घडत जातील त्यांचेपासून तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल त्या सामर्थ्याने युक्त होऊन तुम्ही जगाची परंपरा कायम ठेवा मनुष्यकृत यज्ञयागाधिकांनी तुम्हाला सामर्थ्य आले म्हणजे तुम्ही मलाही हविर्भाग समर्पण करून संतुष्ट करीत जा तुम्हें सर्वान जगता रक्षण करना कसे वागाब्दल मी ही अशी योजना करून करोवी है या उद्देशानेच मी वेद यज्ञ व औषधी ही निर्माण के लिए वेदोपदिष्ट विधीने यथाशास्त्र यज्ञयागा क्रिया पृथ्वी पर चालू राहिया देवता सतुष्ट होती है सुरश्रेष्ठ हो कल्पंपेपर्यंत प्रवृत्ति मार्गा कल्याणार्थ मनुन मी ही तुम्हारी उत्पत्ति के लिए त्रैलोक्याच्या हिताचे संवर्धन करण्याकरता तुम्ही आपापल्या अधिकाराप्रमाणे करम ठेवा देव हो मरीची अंगिरा अत्री, पुलस्त्य पुलह ऋतू व वसिष्ठ, हे सात मानसपुत्र मी उत्पन्न केले हेच प्रमुख वेदवेते व वेदाचार्य होत प्रवृत्ती मार्गाचा आश्रय करून हे प्रजावृद्धी करतील प्रवृत्ती मार्गाने चालणाऱ्या लोकांचा सनातन पंथ कसा हे मी या सप्तर्षींच्या निमित्ताने व्यक्त केले आहे या लोकोत्पत्तीविषयी समर्थ अशा मार्गाला अनिरुद्ध अशी संज्ञा आहे सन सनत सुजात सनक सनंदन सनत कपिल व सातवा सनातन हे ऋषी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होत त्यांना स्वयंस्फूर्तीने सर्वज्ञान झाले असून त्यांनी निवृत्ती मार्गाचा आश्रय केला आहे हे योगवित्त्यांमध्ये मुख्य असून सांख्यशास्त्रामध्येही पारंगत आहे सर्व धर्मशास्त्रांचे हे आचार्य होत मोक्षधर्माची वाट त्यांनीच प्रथम दाखवून दिली अव्यक्त प्रकृतीपासून सत्व रज आणि तम या तीन गुणांनी युक्त असा श्रेष्ठ अहंकार उत्पन्न झाला अहंकारापलीकडील जो श्रेष्ठ पुरुष त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात क्षेत्रज्ञ तो मीच प्रवृत्ती मार्गाने चालणाऱ्यांची पुनरावृत्ती टळत नाही जेथून पर परत फिरावे लागत नाही असे परमपद प्रवृत्तीमार्गी लोकांना प्राप्त होत नाही प्रवृत्तीसाठी किंवा निवृत्तीसाठी जो जसा उत्पन्न केला असेल त्याप्रमाणेच तो वागतो व तसे त्याला फलही मिळते हा प्रभू ब्रह्मदेव जगतश्रेष्ठा व जगद्गुरु आहे तोच तुम्हाला मातृस्थानी पितृस्थानी व पितामहस्थानी आहे माझ्या आज्ञेने तो भूतमात्राला वर देईल माझ्याच आज्ञेने त्याच्या ललाटापासून त्याला रुद्र नावाचा पुत्र होऊन तो आपल्या सामर्थ्याने भूतमात्रांचे रक्षण करील आता आपापल्या अधिकारावर जा माझ्या आज्ञेप्रमाणे चालून जगताचे कल्याणाची चिंता व्हा जगतामध्ये सर्व प्रकारच्या क्रिया चालू होऊ द्या यामध्ये आता विलंब करू नका हे देव श्रेष्ठ हो मात्राने कोणती कर्मे करावी व कोणती कर्मे आचरली असता कोणती गती प्राप्त होईल या गोष्टींचे निर्बंध ठरवून द्या व प्राण्यांच्या आयुष्यालाही काही मर्यादा घाला साप्रत सर्वोत्कृष्ट काल मी प्रवृत्त केला असून त्याला कृत अशी संज्ञ आहे या युगात यज्ञामध्ये पशुहत्या करावयाची नाही या माझ्या आज्ञेविरुद्ध काही घडता कामा नाही हे सुरह या कृतयुगात चतुष्पाद धर्म अखंड राहील नंतर त्रेता युगाला आरंभ होईल त्यात धर्माचा एक पाद नाहीसाहून तीन हिस्से शिल्लक राहतील म्हणून त्रेता यज्ञामध्ये मंत्राने प्रोक्षण करून पशूंचा वध होण्यास सुरुवात होईल व त्रेतायुगामध्ये धर्माच्या चौथ्या चरणाचा लोप होईल त्रेतायुग संपल्यानंतर द्वापर नावाचा मिश्रकाल सुरू होईल तेव्हा धर्म निम्म्याने लोपून जाईल द्वापर युगानंतर कलीला पुढे करून तिश्ययुग प्राप्त होईल तेव्हा धर्माचा फक्त चौथा हिस्सा अवशिष्ट राहील भगवंतांचे हे भाषण ऐकताच देवांनी व देवर्षींनी त्या जगद्गुरू परमात्म्याला प्रश्न केला हे भगवंता धर्मात्मा धर्माचा फक्त एकच पाद राहिल्याने धर्म कोठे तरी जाऊन पडला असता आम्ही कोठे जावे व कोणत्या रीतीने वागावे हे आम्हाला सांगून ठेव श्री भगवान सांगतात हे सूरोतम हो, ज्या ठिकाणी वेद यज्ञ तप दम सत्य अहिंसा इत्यादी धर्म दृग्गोचर होतील त्या प्रदेशाचा तुम्ही कलयुगामध्ये आश्रय करून राहा म्हणजे अधर्माचा तुम्हाला मुळीच विटाळ होणार नाही व्यास सांगतात भगवंतांची अशी आज्ञा होतात ऋषीवृंद व सुरगण यांनी परमात्म्याला प्रणिपात केला आणि ते आपापल्या इष्टस्थळी निघून गेले देव निघून गेल्यावर एकटा ब्रह्मदेव भगवंतांच्या त्या अनिरुद्ध दर्शन घेण्यासाठी तेथेच ते ते राहिला मग परमात्म्यानेही अश्वशिरासारखे रूप धारण करून ब्रह्मदेवाला दर्शन दिले त्यावेळी त्याने हातात त्रिदंड त्रिदंड व कमंडलू धारण केला होता व त्याच्या मुखावाटे सांग सांगवेदांचे आवर्तन चालले होते ते अश्वशिराकृती व अत्यंत तेजपुंज असे परमात्म्याचे स्वरूप पाहतात सृष्टीकरत्या प्रभू ब्रह्मदेवाने जगताचे हित व्हावे ही कामना मनात धरून त्या वरद नारायणाला शिरसाप प्रणाम करून हात जोडले तेव्हा ब्रह्मदेवाला पोटाशी धरून परमात्मा असे म्हणाले श्री भगवान म्हणतात हे ब्रह्मन लोकांनी कोणत्या रीतीने वर्तावे याचा पूर्णपणे विचार कर तू सर्वभूतांचा स्रष्टा असल्यामुळे जगताचा प्रभू व गुरु आहेस विश्वाची सूत्रे चालवण्याचे काम तुझवर सोपवून मी त्वरित निश्चिंत होणार आहे देवकार्य म्हणजे सज्जन संरक्षण करीत असता जर तुझ्या मार्गात आवाक्या बाहेरच्या अडचणी उत्पन्न झाल्या तर आत्मज्ञानानेच तुझे संकट ओळखून मी अवतार घेईन याप्रमाणे हय शिराकृती परमात्म्याने भाषण केले व तेच्या तेथेच तो अंतर्धन पावला आणि परमात्म्याची आज्ञा घेऊन ब्रह्मदेवही लगेच स्वस्थानी गेला हे महाबागा त्या सनातन पद्मनाभाला या कारणास्तव यज्ञकर्ता वो यज्ञ धरता म्हणतात यज्ञात पहिला हवीर्भाग त्याला अर्पण करतात यातील हेतू या, या कथानगामध्ये स्पष्ट केलेला आहे अक्षय्य सुख देणारा जो निवृत्ती धर्म त्याचा स्वतः आश्रय करून जगताला वैचित्र आणण्यासाठी तसेच प्रवृत्ती धर्म लोकांच्या मागे लावून दिला आहे तोच प्राणीमात्राचा आधी मध्य व अंत असून सर्वांना उत्पन्न करतो करतातोच कार्यितोच व त्याचेच ध्यान सर्वांनी करावेच युगावयुगाच्या शेवटी अखिल विश्व आपल्या स्वरूपात लीन करून तो झोपी जातो आणि युगाच्या सुरुवातीला पुन्हा जागृत होऊन सृष्टी उत्पन्न करतो जन्मविरहित विश्वरूपी व सर्व देवांचे निवासस्थान जो निर्गुण परमात्मा त्याला तुम्ही नमस्कार करा त्या महाभूतांच्या स्वामीला नमस्कार करा त्या रुद्रपतीला नमस्कार करा त्या आदित्यांच्या स्वामीला प्रणाम करा त्या वसुंच्या मुख्याला नमस्कार करा त्या अश्विनव देव देवांच्या पतीला नमस्कार करा त्या मरुतांच्या स्वामीला नमस्कार करा त्या वेद वेदांग व यज्ञ यांच्या स्वामीला प्रणाम करा त्या समुद्रवासी मुंजकेशी हरीला प्रणत व्हा त्या सर्वभूतांना मोक्षधर्म सांगणाऱ्या शममूर्तीला नमस्कार करा तप तेज यश वाणी नद्या इत्यादिकांच्या स्वामीला प्रणत व्हा त्या कपरदिनाला नमस्कार करा त्या एकशृी वराहाला प्रणाम करा त्या बुद्धिदात्याला नमस्कार करा त्या सूर्यस्वरूपी अश्वशिराकृती चतुर्मूर्तीधर परमात्म्याला नमस्कार करा त्या गूढ ज्ञानगम्य व क्षराक्षर नारायणाला नमस्कार करा त्या निर्विकार व सर्वव्यापी परमात्म्याची सर्व ठिकाणी गती आहे यालाच परब्रह्म म्हणतात ज्ञानचक्षुंनी याची ओळख पडते ज्ञानचक्षुंनी मला पूर्वी एव गुणविशिष्ट परमात्म्याचे दर्शन झाले शिष्य हो तुम्ही विचारल्यावरून ही सर्व कथा मी यथातथ्य सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे वागून सर्व नारायणाची सेवा करा व वेदमंत्रांनी त्याचे स्तोत्र गाऊन विधियुक्त पूजन करा वैशंपायन सांगतात बुद्धिमान वेदव्यासांनी आम्हा चौघा शिष्यांना व परमधर्मज्ञ पुत्र शुक याला याप्रमाणे आमची शंका उलगडून सांगितली नंतर हे राजा आमच्या गुरुने आम्हासह चारही वेदातील रुच्या म्हणून परमात्म्याला संतुष्ट केले हे राजा तू विचारलेल्या प्रश्नाचे मी सविस्तर उत्तर तुला दिले आहे माझ्या द्वैपायन गुरूंनी मला हे ज्ञान दिले राजा एकाग्र बुद्धीने नमो भगवते या मंत्राचा उच्चार करून जो हे कथानक नित्यश्रवण करील किंवा दुसऱ्याला सांगेल तो निरोगी होऊन बुद्धी बल रूप इत्यादी इत्यादिकांनी युक्त होईल रोगग्रस्त असला तर त्याची व्याधी दूर होईल बद्ध असेल तो बंधनातून मोकळा होईल कामी असेल त्याची इष्टकामना पूर्ण होईल या कथानकाच्या श्रवणापासून मनुष्य दीर्घायू होईल ब्राह्मणाला सर्व वेदांचे ज्ञान प्राप्त होईल क्षत्रियाला विजयश्री माळ घालील वैश्याला विपुल धन मिळेल शूद्राला सुखप्राप्ती होईल निपुत्रिकाला पुत्र होईल वरार्थिनी कन्येला मनाजोगा पती मिळेल अडलेली गर्भिणी मोकळी होईल गर्भिणीला पुत्र होईल वंधेला देखील पुत्रपौत्र होतील प्रवासी मनुष्याने हे कथानक पठण केले असता त्याच्या मार्गात विघ्न येणार नाहीत किंबहुना ज्याचा जो हेतु असेल तो निस्संशय सिद्धिला जाईल राजा हे ऋषीश्रेष्ठाचे सुनिश्चित भाषण पुरुषोत्तम परमात्म्याचे महात्म्य आणि ऋषिवृंद व देव यांचा वृत्तांत ही श्रवण केल्याने भक्तिमान मनुष्यांना मोठे सुख प्राप्त होते ओम तत्स